श्लोक सहावा ये तु सर्वाणी उपासते पण हे पार्थ जे सर्व कर्मे मला अर्पण करून मतपर होतसाते अन्य योगाने म्हणजे भक्तीने माझे ध्यान करीत उपासना करतात कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिएका वर्ण विशेखे येथून भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे ते पुरुष शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्रांनी मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात या परिपाना माझ्या नाही करीती कर्मे अर्जुना याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्मे मला अर्पण करून ते कर्मे नाहीशी करत आणि कही जे जे सर्व काय कचक का मानसिक का भाव तया मी वाचून धाव आण नाही आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराचा वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते ऐसे जे मतपर उपास झाले असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत जयाची ए आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी कुळे ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष या असाम्या दिन आहेत असे समजून त्यांचा त्याग केलेला असतो ऐस यानन्य योगे विकले जीवे मने आंगे तयांचे काई एक सांगे जे सर्व मी करी याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू कारण मी सर्वच करतो श्लोक सातवा तेशा महम सम उद्धारता संसार सागरात भव आम्ही नचीरात पार्थ मैया वेशितचेतसा त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशाना मी अल्प काळात मृत्यू व जन्मरूपी संसारसागरामधून वर काढतो किंवा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा के तुला फार काई अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडत असतो बरे ते विया जैसे असती तैसीया कळी काळ घेतला पटा त्याप्रमाणे माझे भक्त ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळी काळाचा पराभव करून त्यास मी आपल्या पदरात घेतो एरवी तरी माझी आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता न मागे सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझ भक्त म्हणून ठरला मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला सांग बर राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल का तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे नि त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही जन्म मृत्यूच्या लाटी झळंबती इया सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले जन्म लाटात हे जग गटांगड्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार सागराच्या खवळण्याने कोणाच भय उत्पन्न होणार नाही या योगाने म्हणजे संसारसागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित घाबरतील म्हणून निगा पांडवा मूर्तींचा मेळावा त्यांज़िया गावा धावतू आलो। म्हणून अर्जुना सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो नामाची सहस्रि नावाईवधारी सजुनिया संसारी तारूजा हल माझी हजारो नावे याच कोणी नावा त्या तया तयार करून संसारसागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरील जे भक्त एकटे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे पाहिले त्यांना माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बेसवले प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आण तटी सायुज्याच्या एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली, बांधली आणि मग त्यांना मोक्षाच्या काठावर आणले परी भक्ता माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत मग ते गजेंद्रासारख्या चार पायांचे जनावरे का असेना पण त्या सर्वस वैकुंठाच्या राज्यास योग्य केले म्हणून भक्ता नाही चिंता तया ते आदा म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही कारण त्यांचा मी नेहमी उद्धार करणारा तयार आहे आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातली श्लोक आठवा मय मन आधत्व मयी बुद्धिम निवेशय निवसिषसीमये व अत ऊर्ध्वम संशय माझ्या ठिकाणी तू माझ्या ठिकाणी या, या, या कारणे गा भक्तराया हा मंत्र तू वा धनंजय कि जे या या, मार्गा जे मार्गा या करता हे भक्त अर्जुन या भक्तिमार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव अगा एक माझ्या स्वरूपी वृत्ती कुरु निघाली निष्ठंक बुद्धी निश्चयेसी अरे अर्जुना बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव इ दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तु गा बा या दोघांनी म्हणजे बुद्धी व मन यांनी जर माझ्या मध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशी जे मन बुद्धी उरे कारण कि मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल का सांग बर म्हणून दिवा पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाशू जाय म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीस नाहीसे होते अथवा सूर्यास्ताच्या वेळी ज्या सूर्याच्या बिंबा बरोबर जसा प्रकाश जातो उचल या प्राणा सरीसी इंद्रिये हि निघती जायसी तैसा मनो बुद्धिपाशी शरीरातून प्राण निघाल्या इंद्रिये जशी त्याच्या निघतात त्याप्रमाणे जिकडे मनव बुद्धी जाईल तिकडे त्यांच्या बरोबर अहंकार येतो म्हणून स्वरूपी येवरूपी मन ये ये व हो बुद्धी ही दोन्ही ठेव एवढ्याने सर्व जो मी तोच तू होशी योला काही अनारिसे नाही आपली आणपा वा हा तू असे गा अर्जुना हे जे मी बोललो यात काही अन्यथा नाही असे मी आपली शपथ वाहून तुला सांगतो श्लोक नववा अथ चित्तम समाधातो शिमई स्थिरम अभ्यास योगेन तो मामिछाप तुम धनंजय अथवा हे धनंजय माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा करतो म्हणजे चित्त एकाग्रतेचा अथवा ध्यानाचा अभ्यास कर अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव अथवा जर मन व बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट म्हणजे सकल वासना रहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस तरी गाय से करी यठा पहारा माझारी मोटके निमिषरी दे तुझाय तर अर्जुना असे कर कि यात प्रहरामध्ये थोडकेसे निमिष भर चित्त मग जे जे का ते तुले अरोचक विषयी घेईल मग जितके जितके निमीष तुझे चित्त माझे सुख पाहिल तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल जैसा शरद काल उरी आणि सरिता वोहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंच ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी कमी होऊ लागते त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा जसा प्रवेश होईल त्या मानाने तुझे चित्त प्रपंचा पासून निघेल मग पुन बेहून जैसे शशीबिंब दिसे दिसे हर अवसे नाहीची होय मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत जाते आणि अमावस्येला अगदी दिसेनसे होते तैसे भोगातून पांडू सुता मिची होईल त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्या मध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मदुरूप होईल अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा ऐकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही अरे अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व वा कित्येकानी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले विषकी अभ्यास केले विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विषे देखील पचने पडते अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते कित्येकानी वेदांचा अभ्यास करून ते वेद मनोनी काही सर्वथा नाही माझा ठाई अभ्यासे म्हणून म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही या करता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो श्लोक दहावा अभ्यासेप्य समर्थो सी मत्कर्म परमो भव मदर्थमि कर्म आणि कुरुवन सिद्धी म वापसि योगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वी माझ्या करता कर्मे करणार आहोत माझ्या करता कर्म केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील का अभ्यासालाही लागे कसूनही तुझ्या आंगी तरी आहासी जया भंगी तैसाची अस अथवा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडे स्वजातीचा इंद्रियांचा निग्रह करू नकोस विषय भोगांना कमी करू नकोस आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस कुळधर्मोचाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्राने जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध सांगितला आहे ते कर्मे करू नकोस एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळी दिली आहे परिमन वाचे देहे, देसा जो व्यापारू होय तो मी करीत आहे न म्हणे परंतु मनाने वाचे व देहाने असे म्हणू नकोस करणे का न करणे हे आघवे तोची जाणे विश्व चळ तसे जेणे परमात्मेने कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चाललेले आहे तोच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व जाणत आहे उन या पुरे याचे काही पुरोने दिला ठाई स्वजातीची करूनि घेई जीवित हे कर्मात काही कमी अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मी करण्यात माळिए जे ते नेले ते उवांतचे गेले तया पाणी केले होळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमानपणाने कर्म करणारे असे होऊ दे ए रवी तरी सुभटू रथू काई खटपट करी तू असे अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा करतो का मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती येण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस तर तू आपल्या चित्त वृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणीजे निवांतची अर्पीजे आणि कर्म घडेल ते कमी जास्त म्हणू नकोस तर ते निमूटपणे कर। श्लोक अकरा अथि तदप्यशक्त कर्तुम मध्योगम आश्रित सर्व कर्म फल त्यागम तत कुरुयत आत्मवान मध्योगाचा आश्रय करून माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असलास तर नियत चित्त होत सर्व कर्म फलाचा त्याग कर ऐसिया मना तनु त्यागे अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयसी अर्जुना अशा माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तू सायुज्य मुक्ती रूप माझ्या घरी येशील ना हे हि तुझ ने दवे कर्मज तरी गा तू भज पांडू कुमार अथवा हेही कर्म जर तुला मला देववत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण कर बुद्धीच्या पाठी पोटी कर्मा आदी काशेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभे व शेवटी हे अर्जुना मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल अभिप्राय असा की कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने ouais कर्मस प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माचे प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय व आरंभिलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी तसेच कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्याद गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तरी हे बसो बुद्धी तुझी तर हे देखील राहू दे माझा करता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्या सा आग्रह सुद्धा एकीकडे राहू दे परंतु तुझी बुद्धी कर्मफला विषयी निग्रह युक्त असू दे म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस आणि जितू जाय आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्या त्यांची म्हणजे कर्मांची ती सर्व फळे तू टाकीच जा वृक्षका वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपली कर्मे सिद्धे झाडास अथवा बेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या बेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्त ठेवू नकोस परि माते मनी धरावे काम उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्य परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको तर ते शून्यात जाऊ तू तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस तर ते कर्म तसेच रिकामी राहू दे जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले भी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान अगात जे जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशेशी निकामो होय अरे अर्जुना आपल्या मुली जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो वन्हीची ज्वाळा वाया जा आकाशी क्रिया जिरो दे शून्या माझी अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्या मध्ये जिरू दे म्हणजे जणू काही ती कर्मे केलीच नाहीच अशी तुझी चित्तवृत्ती असू दे अर्जुना हा फलत्यागू आवडे किर असलगु परी योगू धुरेचा ह अर्जुना हा फलत्याग सोपा वाटतो खरा पण सर्व योगांमध्ये हा श्रेष्ठ आहे येणे फलत्यागे सांडे ते, ते कर्मू झाडे जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही त्याप्रमाणे या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही म्हणजे ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्याकरता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही श्लोक बारावा श्रेयम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्म फल त्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफल त्यागापेक्षा हि शांती श्रेष्ठ आहे तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणे याच शरीराने शरीराला येणे म्हणजे जन्माला येणे संपते फार काय सांगावे जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्या बंद पडतात पै अभ्यासाच्या पावटी ठाकीजे ज्ञान किरीटी ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची ये ध्याना वरील नव्या श्लोका सांगितल्याप्रमाणे पायरीने ज्ञान म्हणजे परमेश्वराचे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाचे भेटीस यावे म्हणजे त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे मग ध्यानासी खेळवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके मग सर्व भाव काहीक वाचिक मानसिक वगैरे सर्व भाव ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात घडून जातात त्या त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते म्हणजे होत नाही कारण कर्म करण्याची साधने किंवा द्वारे जी काया वाचा व मन ती सर्व ध्यानात घडून गेल्यामुळे कर्म करण्यास जागेवर कोणीच नसतात म्हणूनच कर्मे होत नाहीत कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे त्यागास्त व आंगवे शांती सगळी फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा नाहीसे होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा या त्यागामुळे पूर्ण शांती म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणे म्हणूनच अर्जुना शांती प्राप्त होण्याकरता हाच म्हणजे आता सांगितलेला काय तो क्रम आहे म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान ज्ञाना पासोनी ध्यान विशेष अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे मग कर्म फल त्यागू तो ध्याना पासोनी चांगू भोगू शांती सुखाचा मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्म सुखाचा अनुभव चांगला आहे ऐसिया या वाटची पेणा सुभट शांतीचा माझी वटीला जेणे अर्जुना अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला श्लोक तेरावा अद्वेष्टा सर्व भूताना करुण सर्व भूतांच्या ठिकाणी भूतां मैत्री असणारा कृपा युक्त मी माझेपणा रहीत सुख व दुख समान मानणारा क्षमाशील जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही आप परू नाही चैतन्या जैसा सर्व व्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परखेपणाचा भाव कोठेच नसतो त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परखेपणा राहिला नाही म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही उत्तमाते धरी अधमतरी अव्हेरीजे हे काहीच नेणीजे वसुधा जेवी उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही कारयाचे देह चाळू रंका परिची कृपाळू प्राणू पैग किंवा अर्जुना राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत गायीची तृषा हरू काव्या आघ्रा हो मारू ऐसे नेणे चिका करू तो यीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊक नसते तैसी आघवाची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाज त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो आणि मी तू हे भाषा माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तू काहीच म्हणत नाही व ज्याला सुख दुखाची जाणीव नसते देवीची क्षमे लागे पृथ्वी पवाडू आंगी संतोषा उत्संगी दिदले त्यास दिले घर त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोशाला घर दिले आहे म्हणजे संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे